अध्याय बावन्नावा गमन, बलरामांचा विवाह आणि श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे श्रीशुक म्हणतात अशाप्रकारे श्रीकृष्णांनी इक्ष्वाकुनंदन मुचुकुंदावर कृपा क्ली नंतर त्यान भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि तो गुहेच्या बाहेर पडला त्यांनी बाहेर येऊन पाहिल तर माणसे पशु वेली आणि झाडे पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकारची झालेली आह त्यावरून परियुग आले आहे असे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला तो तपश्चर्या श्रद्धा धैर्य आणि अनासक्तीने युक्त होता तसेच संशयापासून मुक्त होता आपले चित्त श्रीकृष्णांचे ठाई ठेवून तो गंधमादन पर्वतावर गेला नरनारायणांचे निवासस्थान असलेल्या बदरिकाश्रमात जाऊन अतिशय शांतचित्ताने ऊन थंडी इत्यादी द्वंद्वे सहन करीत तो तपश्चर्यन भगवंतांची आराधना करू लागला इकडे भगवान पुन्हा मथुरापुरीला परतले कालयवनाच्या सेनेनिअजूनपर्यंत तिला वेढा दिलेला होता आता त्यांनी लेंचांचा सेनेचा संहार केला आणि त्यांचे सर्व धन ते द्वारकेला घेऊन गेले जेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून माणसांवर आणि बैलांवर लादून ते धन नेले जाऊ लागले त्यावेळी मगधरा जरासंध पुन्हा तेवीस औक्षणी सेना घेऊन आला परीक्षिता शत्रु सत्ताचा प्रचंड वेग पाहून रामकृष्ण मनुष्यांसारख्यांच्या समोरून वक्निपळू लागल निर्भय असूनसुद्धा जडू काही फार भ्यालो आहोत असभासवीत तोग सगळ धन तिथ सोडून पुष्कळ अंतरापर्यंत कमलदलाप्रमाण कोमलपायांनीच पळू लागल महाबली मगधराज तळून जात असत असं पाहून मोठ्यानिहासगला आणि आपल्या रथदळाने वगानिचा पाठलाग करू लागला कारण ईश्वर स्वरूप त्यांचा प्रभाव आणि भाव त्याला ज्ञात नव्हता पुष्कळ लांबपर्यंत पळण्यामुळे तिथल आणि अतिशय उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढल तिथ नहमी पाऊस पाडित असतात परीक्षिता लपून राहिलखा त्यांचा ठाव ठिकाण समजला नाही तेव्हा जरासंधाने इंधनाने भरलेल्या परवर्षण पर्वताला चारी बाजूनी पेटवून दिली तेव्हा दोन्ही भावांनी अतिशय वेगाने त्या चव्वेचाळीस कोस उंच पर्वताच्या जळत्या कड्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली राजन जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न दिसता तोघे यदुश्रेष्ठ तिथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला परतल जरासंधाला उगीच वाटल की रामकृष्ण जळून गेल आणि मग तो आपली प्रचंड सेना माघरी फिरून मघर देशाकडे आला हे मी तुला अगोदरच सांगितले आहे की अनर्त देशाचा राजा श्रीमान रैवत याने आपल्या रेवती नावाच्या कन्येचा विवाह ब्रम्हदेवांच्या प्रेरणेने बलरामांशी लावून दिला होता परीक्षिता भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपाल आणि त्यांचे पक्षपाती असलेल्या शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्याने हरवून सगळ्यांच्या देखत गरुणाने अमृत हरण केले त्याप्रमाणे विदर्भ देशाच्या राजकुमारी रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला लक्ष्मीचा अवतार असलेली रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती परीक्षितांनी विचारले मुनिवर्य आम्ही ऐकले आहे की भगवान श्रीकृष्णांनी भीष्मक नंदिनी सुंदरी रुक्मिणी देवीशी राक्षसविधीने विवाह केला होता आता मी हे सविस्तर ऐकू इच्छितो की परमतेजस्वी भगवान श्रीकृष्णांनी जरासंध शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचे हरण केले हे ब्रम्हर्षे कोणता रसिक भक्त पवित्र मधुर पापनाशक आणि नित्य नवीन वाटणाऱ्या श्रीकृष्णकथा ऐकून तृप्त होईल श्री शुक म्हणतात महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता त्याला पाच पुत्र आणि एक सुंदर कन्या होती थोरल्या पुत्राचे नाव रुक्मी होते आणि धाकट्यांची नावे क्रमशः रुक्म रथ रुक्मबाहू रुक्मकेश आणि रुक्म माली अशी होती सुशील रुक्मिणी त्यांची बहीण होती रुक्मिणीन राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांच सौंदर्य पराक्रम गुण आणि वैभवाबद्दल प्रशंसा ऐकली तेव्हा तिन्न निश्चय केला की भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरुपपतीआहे श्रीकृष्णांनी सुद्धा बुद्धी लक्षणे, उदारता सौंदर्य शील आणि इतरही गुणांमध्वितीय अशीच रुक्मिणी आहे हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला। आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णाची स्व्हावा असंच रुक्मिणीच्या बांधवांना सुद्धा वाटत परंतु रुक्मी श्रीकृष्णांचा द्वष करत असरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला सुंदरी रुक्मिणीला जेव्हा हे समजले तेव्हा ती अतिशय उदास झाली विचारांती तिन एक विश्वासपात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णांकडे ताबडतोब पाठवले जेव्हा तो, तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोहोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेल तिथे त्याने आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत असे त्याला पाहताच ब्राह्मणांचे परमभक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरले आणि त्याला आसनांवर बसवून जसेदेवभगवंतांची पूजा करतात तशीच त्यांनी त्याची पूजा केली ब्राह्मणाचे भोजन आणि विश्रांती झाल्यावर संतांचे आश्रयस्थान असणारे भगवान त्याच्याजवळ गेले आणि आपल्या हातानी त्याचे पाय चेपीत अत्यंत शांतपणे विचारू लागलहे थोर ब्राह्मणा आपले चित्त नेहमी संतुष्ट असतना आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माच पालन करण्यात आपल्याला काही अडचणत येत नाही ना जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो च्यूच झाला नाही तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा जरी झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसऱ्या लोकात वारंवार भटकावे लागते परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो सहजपणे प्राप्त झालेल्या या वस्तूंमुळे जे संतुष्ट असतात ज्यांचा स्वभाव संतांसारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परमहितैषी असतात जे अहंकार रहित आणि शांत असतात त्या ब्राह्मणांना मी सदैव मस्तक लवून नमस्कार करतो हे ब्राह्मण राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते आहे ना ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तऱ्हेने पालन होते आणि ती आनंदात राहते तो राजा मला प्रिय असतो हे ब्रह्मण आपण कोठून कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून इथे आलेला आहात जर काही विशेष गुपित नसेल तर आम्हाला सांगा आम्ही आपले कोणते काम करावे लिहिलेलेच मनुष्यरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ब्राह्मणाला विचारले तेव्हा त्यांनी त्यांना रुक्मिणीच्या विवाहासंबंधी सांगितले त्यांनी भगवंतांना रुक्मिणीने दिलेले सातश्लोकी पत्र दिले आणि नंतर श्रीकृष्णांच्या आज्ञेवरूनच तो ते वाचू लागला रुक्मिणीने म्हटलं होते हे त्रिभुवन सुंदरा ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध त्राप दूर करतात तसेच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते असे आपले गुण सौंदर्य वर्णन ऐकून हे अच्युता संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश कलि मुकुंदा पुरुषोत्तमा कुल शील स्वभाव सौंदर्य विद्या वय द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या, आणि सर्वांचे मन मोहवणाऱ्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही म्हणून हि प्रभू मी आपल्याला पती म्हणून वरल आह मी माझ सर्वस्व आपल्याला अर्पण कलिआह आपण इथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा हे नैना, कमलनयना आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा तसा शिशुपालाने येऊन पळवून नेऊ नये मी जर यापूर्वी जन्मजन्मांतरी पूर्त म्हणजे विहेरी तलाव इत्यादी खोदणे इष्ट म्हणजे यज्ञादी कार्य करणे दान नियम व्रते करून तसेच देव ब्राह्मण आणि गुरु इत्यादींची पूजने भगवान परमेश्वराची पूर्णपणे आराधना केलेली असेल तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणी ग्रहण करावे शिशुपालादी इतरांनी नवे। हे अजिता विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमधे गुप्तरुपाने या आणि नंतर सेनापतींसह शिशुपाल आणि जरासंधाची सेना बळाने उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षसविधीने माझे पाणी ग्रहण करा आपण जर असा विचार करीत असाल की अंतःपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा तर मी आपणास एक उपाय सांगते विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते ती मधून नववधूला नगराबाहेरच्या गिरिजा देवीच्या मंदिरात जावे लागते हे कमलनयना शंकरासारखे मोठमोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही तर व्रते करून शरीराला कृष करून प्राणत्याग करीन मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्मकं घ्यावे लागेल ब्राह्मण म्हणाला हे यदुश्रेष्ठा रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे यासंबंधी जे काही करायचं असेल त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार करा अध्याय बावन्नावा समाप्त